सर्ग सोळा नंतर श्रीराम सांगू लागला सत्पुरुषांचा सहवास केला पाहिजे नाहीतर चित्त हे कामादी विकाराने जर्जर होऊन जाते आणि वाऱ्याच्या झोतात सापडलेल्या हलक्या लहानशा पिसाप्रमाणे डोलायमान होते युक्तायुक्त दाखवणाऱ्या विवेकाच्या अभावाने चित्त व्याकुळ होते आणि एखाद्या खेड्यातील दरिद्री कुत्र्याप्रमाणे इतरत इतर भटक्या मारत राहते चालण्यात कितीही पाणी ओतले तरी ती काही पाण्याने भरत नाही त्याप्रमाणे मनुष्याला कितीही संपत्ती मिळाली तरी त्याचे चित्त कधीही तृप्त होत नाही आपल्या कळपातून बाहेर पडलेल्या हरिणाला जसे समाधान प्राप्त होत नाही तसे विषयांच्या पाशात बद्ध झालेल्या मनाला कधीही समाधान वाटत नाही त्या चित्ताची वृत्ती पाण्यावरील तरंगाप्रमाणे चंचल झालेली असून ते चित्त नेहमी व्याकुळ स्थितीत असते ही स्थिती नाही शेवून चित्त क्षणभर सुद्धा स्थिर होऊ शकत नाही क्षीरसागराचे मंदर पर्वताकडून मंथन चालले असताना तो जसा क्षुब्ध झाला होता तसेच मनाला विषयांचे अनुसंधान लागलेले असल्याने ते दश दिशा फिरत राहते मन हा सुद्धा एक प्रचंड सागरच आहे विषय संबंधीचे विचार म्हणजे त्यातील भोवरे असून इतरांना फसवण्याचे उपाय हा त्यातील मगरी म्हणता अशा त्या मनाचा निरोध करण्यास मी समर्थ ठरत नाही हे ब्रह्मन मन हे जण हरिण ते खोर खड्ड्यात पडू याचा विचार न करता भोगरुपी एक आशेने एकसारखे आणि वाटील तिकडे भटकत राहते समुद्र हा आपली चंचलवृत्ती सोडून देत नाही तसे हे चित्त आपल्या स्वभावातील चंचलता सोडून देऊन कधीही स्थिर होत नाही सिंहांना जर पिंजऱ्यात कोंडून ठेवले तर तो, तो ज्याप्रमाणे एकाच जागी स्थिर राहत नाही त्याप्रमाणे हे चित्त सुद्धा अनेक तऱ्हेच्या चित्तांनी अनेक तऱ्हेच्या चिंताने व्यग्र झालेल्या असताही कितीही आवरून धरले तरी स्थिर होत नाही हंस ज्याप्रमाणे पाण्यापासून दूध वेगळे काढतो त्याप्रमाणे मन हे मोह मोहरूपी रथावर आरूढ झालेले चित्त उद्विग्न असल्याने त्याला जीवनमुक्तीचे सुख मिळू देत नाही अहो मनिंद्र माझ्या चित्तावृत्ती ह्या सहस्रावधी कल्पनांच्या शय्येवर निदृष्ट झालेल्या असून त्या जागृत होत नाहीत यामुळेच मी व्याकुळ आणि स्त्रस्त झालोय तृष्णारुपी तंतू मध्ये मी आणि माझे या कल्पनेचे अनेक गाठे पडलेले या परिस्थितीत अहब्रह्म पक्षी जाळ्यामध्ये अडकावा त्याप्रमाणे मी तृष्णेच्या जाळ्यामध्ये अडकल वाढलेले गवत अग्निच्या संपर्काने जळून जाते त्याप्रमाणे क्रोध रूपी धूर आणि चिंता रूपी अग्निज्वाला यांनी युक्त असलेले माझे अंतःकरण मला दग्ध करीत कुत्रा जसा शवाला खाऊन टाकतो तशी ही तृष्णा मला खाऊन टाकते नदीच्या तीरावरचे वृक्ष पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेले जातात तसाच विषयरूपी तरंगाने चंचल बनलेल्या माझ्या जोड अंतकरणाकडून मीही वाहून नेला जाते सोसाट्याचा वारा जसा गवताला दूर फेकून देतो त्याप्रमाणे माझे चित्त मला अधोगती आणि जन्ममृत्यूचे फेरे यामुळे येणाऱ्या निच स्थितीत फेकून देते संसार रुपी समुद्रातून तरुण जाण्याचा मी प्रयत्न करीत असताना दगडाच्या पुलाने जसे नदीच्या प्रवाहाला अडवावे तसे माझे माझ्या प्रगतीला अडवून धरते केव्हा पातालतून वर पृथ्वीकडे तर कधी पृथ्वीवरून खाली पातालाकडे भ्रमण करीत राहणाऱ्या माझ्या दुष्टचित्ताने मला एखाद्या विहिरीवरील लाकडाला बांधलेल्या दोरीप्रमाणे बद्ध करून टाकले एखाद्या वेळता लहान बालकाच्या मानगुटीला बसतो तसे ही मिथ्या विस्तार पावलेले परंतु विचाराने नाही होणारे दुष्ट चित्त माझ्या मानगुटीला बसले हे ब्रम्हन मन हे पिशाचे असून कितीही प्रयत्न केला तरी त्याला आवडणे अशक्य ते आग्नेपेक्षाही अधिक उष्ण आहे चढून जाण्याला पर्वतापेक्षाही कष्टप्रद आहे आणि वज्राहून दुर्भेद्य आहे जसा एखादा पक्षी आपल्या धन्याच्या अंगावर प्रेमाने येऊन पडतो तसेच हे विचित्त विषयावर पडते लहान मुल त्याला एका खेळाचा कंटाळाच दुसऱ्या खेळाकडे त्वरित धावते त्याप्रमाणे चित्तालाही एका विषयाचा वीट येताच ते क्षणभरात दुसऱ्या विषयाकडे धाव देते हा मनरूपी समुद्र नाना प्रकारच्या वृत्तीरूपे भोवऱ्याने व्यापलेला काम क्रोधादी सर्पाने भरलेला आणि जड तसा चंचल वृत्तीचायतात समुद्र मना समुद्र हा समुद्र मला दूर ओढून येतो सारवश या चित्ताचा निग्रह करणे म्हणजे समुद्र प्राशून टाकणे मेरू पर्वत उद्ध्वस्त करणे किंवा अग्निभाषण करणे यापेक्षाही अधिकतर कष्टाचे आहे चित्ताच्या योगाने सर्व प्रकारचे अर्थ प्राप्त करून घेता येतात चित्त आहे तर जगत्रही आहे चित्ताचा नाश झाला की जगताचाही नाश होतो म्हणूनच त्याची प्रयत्नपूर्वक चिकित्सा करणे आवश्यक आहे एखाद्या पर्वतापासून जसे नाना प्रकारचे वृक्ष उत्पन्न होतात त्याप्रमाणे चित्तापासून अनेक प्रकारचे सुखदुःखे उत्पन्न होतात पण विवेकाने जर दो चित्त दुर्भल करून टाकले तर सर्व प्रकारचे सुखदुःखेही प्रकार आपोआप नष्ट होतात चित्त हा आपला शत्रू आहे आणि त्यावर विजय मिळवला असता सर्व गुण आपल्या स्वाधीन होतात असे जाणूनच सर्व मुमुक्षो चित्तावर विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात माझही तसाच प्रयत्न चालू आहे जलाने दूषित झालेल्या मेघाना पाहून चंद्राला आनंद होत नाही त्याप्रमाणे जड आणि दूषित चित्त असणाऱ्या माणसांच्या ठाई वास करणाऱ्या लक्ष्मीचा मला तितकार वाटत असून तिच्यापासून मला थोडेसुद्धा सुख होत नाही इथे श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणी षोडशे